तंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र दुसरे मित्रताप्ती कथा पैली दक्षिणे महिला रोप्य नावाचे एक नगर आहे त्या नगराजवळच महादेवाचे एक मंदिर आहे तिथे ताम्रचूड नावाचा एक साधू राहत होता नगरात रिक्षा मागायची आणि देवळात येऊन राहेचे, असा त्याचा रोजचा कार्यक्रम होता गावातून आणलेली रिक्षा तो स्वतःला पुरेल तेवढी खात असे व उरलेले सर्व अन्न रात्रीच्या वेळी रिक्षापात्रात ठेवून हे भिक्षापात्र उंच अशा खुंतीला टांगून ठेवित असे व सकाळी जे कामकरी येत त्यांच्याकडून देवळाची झाड झूर करून घेतल्यावर ते राहिलेले अन्न तो त्यांना वाटून देत असे एक दिवस माझ्या मित्रांनी ही बातमी मला सांगितली आणि ते म्हणाले पहा बो आमच्या भयाने तो शिजवलेले चांगले सुगरास अन्न उंच खुंटीवर टांगून ठेवतो आहे त्यामुळे ते आम्हाला खायला मिळत नाही तुला तिथे जाणे अशक्य नाही तेव्हा खाण्यासाठी एवढा आटापिटा करतोस तर तू त्यातले अन्न यथेच्छका आणि आम्हाला हे आणीत जा म्हणजे झाले त्यांचे म्हणणे मला पटले मी त्या सर्व बरोबर तिथे गेलो आणि भिक्षापात्रात उडी मारून माझ्या बरोबरच्या उंदरांना हवे तेवढे दिले आणि नंतर मी सुद्धा लतेच्छ खाल्ले सर्वांची तृप्ती झाली याची खात्री झाल्यावर मग घरी गेलो याप्रमाणे आमचा रोजचा कार्यक्रम सुरू झाला तो साधूही रोज काहीतरी नवी युक्ती काढून आम्हाच फसविण्याचा प्रयत्न करीत असे परंतु त्याला झोप लागल्यावर मी माझे करीत असे भिक्षापातील अन्न मी पडवून नेऊ नये म्हणून बांबूचा एक मोठा आणला आणि तो झोपेत असताना सुद्धा माझ्या भीतीने भिक्षापात्रावर त्याचा आवाज करू लागला त्याच्या या बांबूच्या तडाक्यात सापडेल अशी भीती वाटू लागल्यामुळे मी त्याच्या भिक्षापात्रापासून दूर राहून रात्रभर अन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत असे पुढे एक दिवस त्याचा मित्र ब्रहत् नावाचा एक मोठा साधू यात्रा करीत करीत तेथे आला त्याला देवळात नेऊन अतिथीस योग्य अशा रीतीने त्याची खाण्यापिण्याची योग्य ती व्यवस्था करून रात्रीच्या वेळी ते दोघे मित्र अध्यात्माच्या गोष्टी करीत चटईवर आरामात बसले परंतु बृहत्थिकाच्या बळण्याकडे ताम्रचुडाचे लक्षच नव्हते भुंगी येऊ नये म्हणून उंचावर टांगलेल्या भिक्षा पात्रावर तो काठी का प्रश्न विचारले तर तो अर्धवटासारखा काहीतरी उलट प्रश्न विचार या वागण्याचा राग आला व तो म्हणाला माझ्यावरील तुझे प्रेम कमी झाले आहे तेव्हा तुझ्या इथे एक रात्र देखील रागू नये असे मला वाटू लागले आहे जिथे या बसा फार दिवसांनी भेट होत आहे प्रकृती बरी है ना अशक्त का दि तुझा दर्शनाने मला दर्शन बरेले का देता दुसर शिम न बैलत हो जाऊ ही नहीं तुला दे गमजा चल तू मजा जुना स्नेह देख तोड़ तैयार परंतु तुला कि मठ बांधून राहणे म्हणजे नरकाची वाट र नरकात जायचे असेल तर एक वर्ष पुरो काम करावे किंवा तीन दिवस मठाची उठाठेव करावी तुला गर्व झालेला दिसतो मी आता इथे राहूच कशाला हा मी निघालो असे म्हणून तो तावा तावाने जायला निघाला त्याचे हे संतापाचे बोलणे ऐकून ताम्रचूर त्रासिकपणे म्हणाला बाबा असे भलके सत्य काही बोलू नकोस तुझ्याशिवाय मला कोणता प्रिय मित्र आहे तुझ्या वळण्याकडे माझे लक्ष नव्हते तरी हे लढ उंदीर उडी मारून ते अन्न पळवितात अन्न न दिले तर कामकरी साफसफाईचे काम करीत करी नाहीत म्हणून उंदरांचा त्रास चुकविण्यासाठी मी हा बांबूचा तुकडा भिक्षापात्रावर वरचे वर मारून त्यांना घाबरवित असतो इथे हे उंदीर मांजर आणि माकड यांच्यापेक्षा चलाक व उड्या मारण्यात पटाईत आहेत त्यांचे बीड कुठे आहे हे तुला माहीत आहे का ब्रह म्हणाला बरोबर माहीत नाही ताम्रचूड म्हणाला यावर ब्रह सिख म्हणाला खात्रीने त्यांच्या बिळाखाली धनाचा साठा असला पाहिजे त्याच्यामुळे ते इतके धीट झाले आहेत कारण धनाच्या नुसत्या वासानेत कुणाच्याही अंगात येते शिवाय शांदिली माता कुठलेले तीळ देऊन त्याच्या बदली न कुठलेले घेत असेल तर त्याच्या मागे काही निराळाच हेतू असला पाहिजे हे कसे ताम्रचूडाने विचारले विरोध शेक म्हणाला ऐक सर